श्रीपाद वल्लभ न हरि दत्ता या दिुदेवांद सरस्वती सर्वे नात पाीपादशे वल्लभ न हरी दत्ता या सरस्वती सर्वे ना अध्याय आठवा श्री गुरु गुरुदत्तात गुरुदीपकास म्हणाले अर्जुनाने अशी विनंती केल्यावर त्याला शांत करून योगीराज म्हणाले अर्जुना तू सात्विक व दैवी संपत्तीने युक्त आहेस प्रारब्धवशात माझ्या वरामुळे तू हे सर्व भोग भोगलेस माझ्या सेवेमुळे हे वैराग्य झाले आहे आता याच डोळ्यांनी सत्वर मुक्ती सुख पहा आत्मस्वरूप जाणण्यासाठी शास्त्रप्रमाण घ्यावे लागते शास्त्रांचे एक तत्व जाणणे म्हणजे सुविचार ठेवून द्वैत न पाहणे शास्त्रांचे तात्पर्य सांगतो ते ऐक एकदा देवनायक इंद्र गुरु बृहस्पतींच्या दर्शनास आला दुरूनच गुरुंना पाहून इंद्र पायी चालून जवळ आला त्याने परमादराने गुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला गुरुंनी त्याला बसविले तो बसला व त्याने शास्त्राभ्यासात घडून गेलेल्या शिष्यांना पाहिले त्यांचे लक्ष अन्यत्र नव्हते कोणी लौकायतशास्त्र कोणी कामशास्त्र कोणी शिल्पशास्त्र सौगतशास्त्र तर कोणी न्यायशास्त्र पडत होते ते ऐकून इंद्राने विचारले गुरु हे असे काय आपण आहात की ज्या योगाने बंधन मानवाला जन्मतच अभ्यासाने विषय वासना होते ती कामादी शास्त्राभ्यासाने नरकात ठार बुडविते आधीच उल्हासला फाल्गुनमास ह्या न्यायाने क्षुद्र शास्त्रांमुळे ह्यांना विषयाभ्यास होईल हे विषयाक्रांत आहेत त्यात दुशास्त्रांमध्ये आसक्त केल्यास अंधांना कुपात लोटावे तसे होईल मुळात हे कामूक आणि ही शास्त्री अर्थात्मक आहेत इंद्राचेही बोलणे ऐकून गुरु म्हणाले इंद्रा ऐक मनात कौतुक मानू नकोस शास्त्री बाधक असत नाहीत सर्वांचे तात्पर्य एक असते तुला सात सांगतो त्या ऐक म्हणजे कापिल या नावाच्या नगरीत एक शिल्पज्ञ राहत होता तो नावाने विधीज्ञ होता तो वास्तुशास्त्रात निष्णात असून शहाणी लोक त्याला मानत तो भूमिशुद्धी आय व्यय व त्या शास्त्रातील हत्यारांचा उपयोग उत्तम जाणत होता शास्त्र शुद्ध पद्धतीने तो घरी बांधत असल्याने त्यामधील वास्तव्य सुखकारक होत असे त्याने बांधलेल्या घरात नित्य धर्मकृत्ये उत्सव व यज्ञ होम घडत असत लोकांना ज्वर येत नसे म्हणून लोक त्याच्याद्वारे घरी बांधवून घेत असत त्यात नित्यमंगल कृत्ये उत्सव होत तो कुशल झाला त्याला पुष्कळ द्रव्य प्राप्त झाले कदी तो अवास्तव किंवा मिथ्या बोलत नसे सर्वांना तो भला वाटे त्याने बांधलेल्या घरात कधीही आधी व्याधी होत नसत अपमृत्यू होत नसत कारण ती शास्त्राधाराने बांधलेली असत तो मरून स्वर्गी गेला व सुख भोगून पुन्हा आला पूर्व पुण्याच्या योगाने तो भूमीवर राजा झाला तेव्हा त्याने प्रासाद देवालये आणि धर्मशाळा बांधविल्या इष्टपूर्ती करता त्याला सुखाने मृत्यू आला पुन्हा स्वर्गी जाऊन दिव्य भोग भोगून पुन्हा भूमीवर तो विप्रकुळात जन्मला कर्माची गती गहन आहे नर जुर्ल आहे सर्व असा तो पुण्यवंतांना क्वचित मिळतो त्यात ब्राह्मण जन्म मिळताना फार सायास पडतात त्यात पुन्हा विद्वान आणि चांगल्या बुद्धीचा जन्म हे तर फारच पुण्याचे फळ ब्राह्मण जन्माला आला म्हणजे सूर्य गोदान करतो म्हणून ब्राह्मण थोर होय तो लोकांचा उद्धार करतो पूर्वीचा शिल्पज्ञ सा राजा नंतर विप्राचा पुत्र झाला गर्भात येता यथाविधी गर्भादानादि क्रिया घडल्या गर्भावस्थेत त्याने मातेला कधी दुःख दिले नाही शुभकाली त्याचा जन्म झाला पित्याने त्याचे जातकर्म प्रेमाने केले दानधर्म केला आणि नामकर्म करून देव असे त्याचे नाव ठेवले तो स्वरूपाने सौम्य दिसत होता होता व स्वभावाने शांत होता लोकांचे मनोरंजन करून त्यांना सुख देत असे काल चौलकर्म करून त्याचे मौंजी बंधन केले त्यानंतर तो वेदाध्ययनात वेळ घालवू लागला खेळात वेळ घालवत नसे संध्यावंदन अग्निकार्य गुरुसेवा ब्रह्मचर्य पालन व औदार्य ह्यात तो रमत होता संहिता पदक्रम सांगोपांग शास्त्रे यथाक्रम अभ्यास त्याने केला त्याला कोणताही भ्रम झाला नाही शिक्षण सफलतेने संपूर्ण करून व्रताचरण करून व गुरुंना दक्षिणा देऊन त्याने समावर्तन केले बुद्धी रूप आणि शील ह्यांनी संपन्न अशी कुलीन कन्या पाहून तिच्याशी विवाह करून त्याने गृह्याचरण केले तो प्राज्ञ नित्य वेदशास्त्रार्थ पंचयज्ञ व विशेषतः दैव योगाने जपय करू लागला वेळेवर फळाची इच्छा न करता तो घरातही ममत्व न धरता उदासीना प्रमाणे विरक्तपणे वागत असे यज्ञ दान अध्ययन प्रतिग्रह याजन व अध्यापन अशी आगंतुक कर्मे तो करुण चरितार्थ चालवीत असे ईश्वराच्या हेतूने कर्म करता करता त्याच्या चित्ताला शुद्धता आली मग त्याने प्रतिग्रह सोडून दिला कारण प्रतिग्रहामुळे तपस्ते कमी होते पुढे ईश्वराची आवड जास्त निर्माण झाल्यावर त्याने याचन आणि अध्यापन सोडले विषयांची गोडी सोडून दिली व भिक्षेची आवड धरली शम दम तप शौच क्षांती आर्जव ज्ञान आस्तिक्य व विज्ञान हेच खरे स्वाभा, स्वाभाविक ब्रह्मकर्म हे त्याला सहजपणे प्राप्त झाले त्यामुळे कामाधिक पळाले व मी पणही उत्तरो गळाले कर्माने मन शुद्ध झाले श्रवणाची गोडी लागली तो गृहस्थाश्रमाची समाप्ती करून वानप्रस्थाश्रमी झाला तेथे शीतोष्ण सहन करून अंतरात ध्याननिष्ठ होऊन योगक्षेमाची इच्छा न धरता श्रीहरीचे चिंतन करून राहिला असा महाव्रत होऊन सर्व संन्यास करून गुरूंच्या उपदेशाच्या चिंतनात तो रात्रंदिन मग राहिला श्रवणाने संशय भावना मननाने असंभावना ध्यानाने विपरीत भावना मनातून पूर्णहनहिशा झाल्या त्याने योग करून प्रतिबंधाचा भंग केला वासनाक्षय व वा मनोभंग केला आणि ज्ञान मिळविला बोध वैराग्य व उपरती जेथे पूर्णपणे असतात तेथे किंकरी मुक्ती असते ही उक्ती सत्य आहे असा तो जीवन मुक्त झाला नंतर प्रारब्ध भोगून तो विदेह मुक्त झाला शास्त्र हे काय करावे कसे करावे काय करू नये हे सांगते ईश वाक्य उदाहरणार्थ तत्व असे अहमात्मा संक्षिप्त असले तरी त्यावर विश्वास ठेवल्याने अनुक्रमाने मुक्ती मिळते अशा प्रकारे मार्गाने वागून अनुक्रमाने दुर्लभ आहे ही एक गाथा झाली गुरुंनी दुसरी ही गाथा इंद्राला सांगितली दत्त म्हणाले अर्जुना ती ऐक नर्मदेच्या तीरावर महिष्मती नगरीत एक ब्राह्मण गीत वाद्ये ह्यात रमलेला असा असा होता तो स्वरूपाने सुंदर हुशार उदार व कामशास्त्रज्ञ होता तो सुंदर नारीच्या शोधात होता सुलक्षणा पद्मिनी मिळावी या हेतूने तो राजसदनी आला राजाने राजाने वंदन करून त्याचे पूजन केले व विचारले काय इच्छा आहे ब्राह्मणाने सांगितले मी शास्त्रोक्त नारीच्या शोधात आहे मी कामशास्त्र व सामुद्रिक शास्त्र जाणतो शास्त्र शुद्ध लक्षणांची पवित्र नारी मिळावी अशी इच्छा आहे त्याचे भाषण ऐकून राजाने त्याला स्वतःचे कन्या रत्न दाखविले त्या कन्येला पाहताच तो मोहित होऊन पडला तिच्या ठिकाणची सर्व सर्व शास्त्रोक्त लक्षणे पाहून तो कामशरांनी पीडित झाला सावध होऊन त्याने पुन्हा तिला न्याहाळून पाहिले विप्राचे मुख पाहून कन्येचे मन मोहित झाले दोघांचे हृदयगत ओळखून राजा आनंदित झाला राजा म्हणाला हा अत्यंत योग्य असा पवित्र ब्राह्मण आहे मलाही मूल बाळ नाही तेव्हा घर जावई करावा विप्र कन्येवर मोहित झाला असून कन्याही त्याच्यावर लुब्ध झाली आहे याहून आणखी काय पाहिजे जरी हा निर्धन आहे तरी याला अर्ध्या राज्याचे दान देव असा विचार करून राजाने मुहूर्त पाहून लग्न करून दिले बाह्यविधीने कन्यादान करून स्वतःच्या राज्याचा अर्धा भाग आंद दिला सोळा दिवस उत्सव करून जावई ठेवून घेतला त्या उभयतां जे उभयतांचे दिवसें दिवसेंदिवस चक्रवाक पक्षा, प्रेम परस्परांडू लागले दोघेही आनंदात निमग्न झाले जे नित्य निर्तीश आहे ते आत्मस्वरूपाचे श्रेष्ठ आत्य आणि वाणीला अगम्य आहे मनुष्यानंदाहून उत्तरोत्तर शतगुणी जे ब्रह्मसुख त्याच्या शतपट आत्मसुख कामशास्त्रात जो प्रवीण आहे ूढ होऊन ब्रह्म सुखोपम सुखपूर्णपणे मिळवितो पुरुष नारी भोगताना अंतरात सोपादिकमन जे उपाधी सह सुख मिळवितो त्यामुळे त्या सुखाला नित्य निरतीशय सुखाची बरोबरी येत नाही जो शास्त्र जाणत नाही त्याला रती सुख स्पर्धा असुयादींनी युक्त जाणवते तत्ज्ञ ते प्रेष्ट मानतो मैथुनांती शयनांती जी पूर्वस्थिती बाणते तीच ज्यांची सदैव असते त्यांच्या हाती मुक्ती असते पामर हे जाणत नाही व म्हणून संसाराची व विषयांची आसक्ती सतत परांग राहतो असा तो कामशास्त्रप्रवीण ब्राह्मण रत्युपाधीने जाणून ब्रह्मानंदात मग्न झाला राजकन्या आनंदित होऊन विप्राच्या चरणी रमली तिने आपली दृष्टी कधीही अन्यत्र क्षणभरही वळविली नाही पतीची चित्तवृत्ती धरूनती सती सुमती पतीला परब्रम्ह मानून आनंदात राहिली दोघांनीही काहीही पातक केले नाही स्वप्नातही दुःख पाहिले नाही परस्पर सुख एक चित्ताने राहिले त्यांनी गृहस्थाश्रमाचा धर्म पाळला त्यानुसार कर्म केले ते परब्रह्माच्या उद्देशाने केले देवांना सुख ठाऊक नाही ते त्यांनी अनुभविले सुखाने मरुण ते दोघेही गंधर्व लोकी गेले ते तेही पती पत्नी होऊन ते नाद ब्रात लिन गीतवाद्यतान निपुन होऊन देवांना प्रिय झाले एक दिवस हिमालय पर्वतावर ते स्वच्छंदपणे गात असता त्यांचे गाणे ऐकून शिवहर त्यांचे जवळ आला मंजुळ आवाजात सप्त स्वरात श्रुती एकोणपन्नास ताना रागरागिनी युक्त ताल विरामांसह त्यांनी गाऊन दाखवितांना शिवाला हर्ष गीताने त्याने त्याचे मन त्यांनी हरण केले तो ध्यान सोडून प्रसन्न होऊन प्रेमाने हात वर करून म्हणाला तुम्ही उत्तम शिकलेले आहात तुमच्या मनोरम गाण्यापुढे सामवेद हे गाणे म्हणजे आनंदाचे धाम आहे तुम्ही जसे गाणे म्हणले तसे अद्याप ऐकले नाही हे चांगले गाणी ऐकून माझे मन पूर्णतः संतुष्ट झाले आहे तुम्हाला त्रास होणार नाही मी तुम्हा स्वर्गात जागा देतो तेथे देवांना आनंद देऊन आनंदाने वास करा असे म्हणून शंकराने त्यांना विमानात बसवून त्वरेने मानसन्मानाने स्वर्गावर पाठविले त्यांची गाणी ऐकून किन्नर किन्नरी मोहून गेले आणि गंधर्वही ऐकून चकित झाले तो ब्राह्मण स्वर्गात देवगंधर्वाहून दिवसे दिवस प्रिय झाला त्याचे मन आनंदात बुडून गेले काही कालानंतर एके दिवशी ब्रह्मलोकात उत्सव झाला तेथे अनेक गंधर्व बोलावून आणले होते जो हा पूर्वीचा ब्राह्मण असलेला गंधर्व त्यालाही देवगण ब्रह्मलोकी घेऊन आले मृदुंगादी चरम वाद्य वीणादी तंतुवाद्य मुरली वगैरे सुशिरवाद्ये आणि तालादी घनवाद्ये वाजत होती अप्सरा कौशल्याने नाचत होत्या आणि हावभाव दाखवत होत्या गंधर्व प्रेमभराने गाऊन देवांना आनंदवत होते सर्वात ब्राह्मणाचा स्वर प्रामुख्याने स्पष्टपणे ऐकू येत होता त्यामुळे सर्वांनाच फार आनंद झाला ब्रह्मदेव संतुष्ट झाला सर्व गंधर्वांना दूर करून त्या दोघांना पुढे बसवून ब्रह्मदेव त्यांची मनोरम गाणी ऐकू लागला त्याला फार आनंद झाला तो म्हणाला तुमचे जिने धन्य आहे सर्वोत्तम सेनात ब्रह्मतत्व ह्यालाच उमजले आहे ह्याचा आनंद विलक्षण हा दुसऱ्यांना परमानंद देतो सर्व खेद निवारण करणारा केवळ ब्रह्मरसस्वाद तो आहे याचा नित्य रहिवास ब्रह्मलोकातच व्हावा आता स्त्री सह याला माझ्या जवळच ठेवतो असे बोलून ब्रह्मदेवाने सुप्रसन होऊन त्याला प्रेमाने स्वतःजवळ मा, मानाची जागा दिली असा तो कामशास्त्र प्रवीण ब्राह्मण पुढे गंधर्व होऊन ब्रह्मलोकात ब्रह्म राहिला उपासना करणाऱ्यांना जी गती येते ती त्याला पुढे आली व त्याने क्रममुक्ती घेतली त्याला पुनर्जन्म झाला नाही ज्यांचे ज्ञान पक्व झालेले नसते ते ब्रह्मलो जाऊन श्रवणादि करून क्रमाने जे केवळ पुण्याच्या जोरावर ब्रह्मलोकी येऊन राहतात त्यांना पुण्य भोगून भोगून होताच पतन येते गुरु म्हणाले इंद्रा ऐक कामशास्त्रप्रविणासा तो ब्राह्मण स्त्री सह ब्रम्हलोक वासी झाला व वा क्रममुक्तीचा अधिकारी झाला ह्याप्रमाणे जो शास्त्र तत्वावर निर्धार ठेवतो तो क्रमाने चारी मुक्ती घेतो श्री दत्त म्हणाले अर्जुना हि द्वितीय कथा ही द्वितीय गाथा ऐकून इंद्र समाधान पावला नंतर त्याने तिसरे उदाहरण विचारले श्रीमत्परमहंस परीव्राजकाचार्यवर्य श्रीमत्वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्तमहात्मे अष्टमोध्याय श्री गुरुदेव दत्तार्पणमस्त श्रीपाद वल्लभ न हरी दत्ता या दिगण वासुदेवा सरस्वती सर्गे पारा पाच एकादशी वल्लभ ना हरी दत्ता या दिगण वासुदेवाय सरस्वती सर्ग मा